पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्यापाटील प्रकरण पहिले कर्मवीर एक यशस्वी वकील त्यांच्या आशिलांना सल्ला देत असे तुमचा वेळ आणि पैसा कोर्टाच्या खटल्यामध्ये वाया घालवू नका तुमची भांडणं कोर्टाबाहेर मिटवा त्यांना मोकळा वेळ मिळाला की ते हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारसी बौद्ध धर्माविषयी पुस्तकं वाचत मोठ्या विचारवंतांची पुस्तकं वाचत या पुस्तकांच्या वाचनातून आणि चिंतनातून त्यांची अशी खात्री पडली की प्रत्येक माणसानं रोज काहीतरी शारीरिक कष्ट करायला हवेत नुसतं बौद्धिक काम करणं पुरेसं नाही सुशिक्षित अशिक्षित डॉक्टर वकील न्हावी सफाई कामगार सर्वांना त्यांच्या कामासाठी सारखा पगार मिळायला हवा त्यांनी हळूहळू त्यांची जीवनपद्धती बदलली आणि समोर दिसेल त्या कामाला हातभार लावायला सुरुवात केली आश्रमात आपलं कुटुंब आणि मित्रपरिवार यांच्याबरोबर साधर समूह जीवन जगायला सुरुवात केली त्यांचे काही युरोपियन मित्रही आश्रमात राहायला आले ते सर्वजण शेतकऱ्यांसारखे कष्टमय आणि स्वतंत्र जीवन जगले जमीन नांगरायची फळबागा लावायची पैसे देऊन नोकर माणसं नेमलेली नव्हती त्या शेतावर हिंदू मुसलमान ख्रिश्चन पारसी ब्राह्मण शुद्र कामगार वकील गोरे काळे सर्वजण एका मोठ्या कुटुंबाचे सभासद असल्यासारखे राहत असत सर्वांची जेवायची जागा एकच होती आणि तिथे ते सामायिक जेवणघरात सर्वांसाठी केलेलं एकाच प्रकारचं जेवण जेवत त्यांचं जेवण साधं असे आणि कपडे जाडे भरडे प्रत्येकाला महिन्याच्या खर्चासाठी चाळीस रुपये मिळत हे वकीलही अशाच प्रकारे तिथे राहत पण त्यांची महिन्याची कमाई चार रुपये होती कष्टमय दिनक्रम ते काटेकोरपणे पाळत आणि फक्त सहा तास विश्रांती घेत शेतावर जेव्हा प्रथम झोपडी बांधण्याचं काम चालू होतं तेव्हा गांधीजींचं प्रथम त्या सांगड्यावर चढले तेव्हा त्यांनी कामगाराचा जाडाभडा निळा पोशाख घातला होता त्याला अनेक खिस्से होते त्यातले काही लहान मोठ्या खेळांनी आणि स्क्रूंनी भरले होते एका खिशातून हातोळी डोकावत होती कमरेच्या पट्ट्याला एक छोटी करवत आणि गिरमिट लटकलं होतं दिवस दिवस ते तळपत्या उन्हात करवतीनं आणि हातोळीनं काम करत एक दिवस जेवणानंतर ते पुस्तकांची मांडणी करायला बसले सलग सात तास त्यांनी काम केलं आणि थेट छताला पोचणारी मांडणी तयार केली आश्रमाकडे येणारा रस्ता खराब होता पण तो तयार करायचा तर पैसे नव्हते त्यांनी रोजच्या फिरण्यात परत येताना छोटे दगड जमा करायला सुरुवात केली त्यांचे साथीदारी तसंच करत आणि काही काळातच रस्ता बनवण्यासाठी लागणाऱ्या दगडांचा ढीक जमा झाला अशा प्रकारे ते इतरांना कामाला लावत आश्रमातली मुलंही बागकामात स्वयंपाकाळात झाडजूड करण्यात सुतारकाम आणि काम, काम करण्यात छाप खाण्यात खेळ जोळण्यात भाग घेत ते म्हणत की आपण इतक्या कठीण परिस्थितीत का येऊन पोचलो आहोत कारण आपण गवंडी चांबार सुतार लोहार न्हावी यांना आपल्यापेक्षा कमी दर्जाचं मांडलं त्यांच्या व्यवसायाबद्दल सहानुभूती राखली नाही त्यांच्यापासून काही शिकलो नाही त्यांची सगळी संस्कृती प्रतिष्ठा नष्ट केली कौशल्यपूर्ण कामांना आपण खालच्या दर्जाचं मांडलं आणि कारकुनीला वरचा दर्जा दिला आणि यातून आपण स्वतःच्या गुलामगिरीला आमंत्रण दिलं हे बॅरिस्टर रोज पहाटे जात्यावर गव्हाचं पीठ डळत आणि नंतर नीट नेटका पोशाख गरुन पाच मैल चालत आपल्या कचेरीत जात स्वतःचे केस स्वत कापत कपड्यांना इस्त्री करत ते कुष्ठरोगाच्या जखमा आणि मुताऱ्या स्वच्छ करायचीही त्यांना लाज वाटत नसे आळस भय आणि तिरस्कार हे शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हते ते त्यांच्या वृत्तपत्रांसाठी लेख लिहित, स्वतः स्टंक लेखन करत स्वतःच्या छाप त्यांचे खिळ जुळवत आणि गरज पडली तर स्वतः हाताने छपाई यंत्र फिरवून मदत करत पुस्तकांची बांधणी करण्याची कला त्यांना चांगली अवगत होती त्यांचे सृजनशील हात स्फूर्तीदायक संपादकीय लिहित पत्र लिहित आणि तेच हात चरख्यावर सूत काढत हातमागावर कापड विणत नवनवीन पदार्थ तयार करत शिवणकाम करत फळांची झाडं वाढवत भाज्या काढत आणि हेच हात जमीन खोदण्यात विहिरीतून पाणी काढण्यात लाकूड तोडण्यात आणि गाडीतून जड माल उतरवून घेण्यातही मागे नसत तुरुंगात असताना त्यांना कठीण कोरडी जमीन कुदईना खोदावी लागे किंवा घोंगडीचे फाटलेले तुकडे नऊ नऊ तास लागत जेव्हा ते थकून जात तेव्हा ते देवाचे प्रार्थना करत की मला अधिक शक्ती दे आपल्याला दिलेलं कोणतंही काम करायला आपण कमी पडू ही कल्पनाच त्यांना सहन होत नसे त्यांच्या अगदी तरुण वयात ते अनेकदा चाळीस चाळीस मैल चालत जाऊन दुकानातून सामान खरेदी करत कारण तेच दुकान सर्वात जवळ असे एकदा ते एका दिवसात पंचावन्न मैल चालले रुग्ण वाहून नेणारा स्वयंसेवक म्हणून त्यांनी एकदा जखमी सैनिकाला सलग तीस ते चाळीस मैल वाहून नेलं वयाच्या अठ्यात्तराव्या वर्षीही अनेक आठवडे ते रोज अठरा तास काम करत कधी कधी तर हे कामाचे तास 21 होत त्या वयात ते कोणतेही शारीरिक कष्ट करू शकत नसत पण ते सुतकताई करत आणि रोज सकाळी थंडीतही दवानं भिजलेल्या खेडेगावातल्या सडकेवरून अन्वाणी तीन ते चार मैल चालत जात त्यांच्या कामावरच्या या लोकविलक्षण श्रद्धेबद्दल आणि क्षमतेबद्दल दक्षिण आफ्रिकेतल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना कर्मवीर ही पदवी दिली होती कर्मवीर मोहनदास करमचंद गांधी जन्म 2 ऑक्टोबर अठाराशे या वर्षी जा